वाल्मिकी रामायण कांड, सर्ग दिसावा आकाशातून मेघ नाहीसे झाले सुग्रीव आपल्या घरी गेला आणि काम आणि शोक यांनी पीडित होऊन रामाने पावसाळ्यातील रात्रे काढल्या आभार पांढुरगे झाले आहे चंद्राचे बिंब स्वच्छ झाले शरद ऋतूतील रात्र चांदण्याने मढवलेली आहे असे पाहून आणि तरी मनाला तसे सुग्री जानकी नाहीशी झाल्याला बरास लोटला आहे हे पाहून राम अत्यंत व्याकुल होऊन बेव्हान झाला पण थोड्या वेळाने त्या समजूतदार राजाला भान आले आणि तो मनात घर करून राहिलेल्या वैद्यहीचे चिंतन करू लागला आकाश वीज आणि मेघ जाऊन स्वच्छ झाले आणि सारस पक्ष्यांच्या नाताने ते भरून गेले आहे असे पाहून तो शोकपूर्ण वाणीने विलाप करू लागला चमकणाऱ्या मातीने सुंदर दिसणाऱ्या पर्वताच्या एका कड्यावर बसून शरद ऋतू ते, ते आकाश बघून त्याचे मन प्रियकडे धावले सारसांच्या शब्दांच्या निनादाने त्यांच्यासारखा आवाज काढीत आश्रमात आनंद करणारी ती बाला आज कशी बरे आनंद करीत असेल सुवर्णसारख्या चकाकणाऱ्या फुललेल्या आसन पाहून मी डोळ्यापुढे नसताना ती बाला कशी बरे रमत असेल जी पूर्वी कलहंसांच्या मंजूळ ध्वनी सारखा आवाज काढून मंजूर बोलत उठत असे ती सर्वांग सुंदर आज कशी बरे मन रिझवीत असेल आपल्या माद्याना घेऊन फिरणारा चक्रवाकांचा आवाज ऐकून ती कमला नेत्र सुंदरी कशी बरे राहत असेल सरोवरे तलाव वने अरण्ये इथे फिरताना त्या हरणाच्या पाळशासारखे नेत्र असलेल्या वाचून मला सैन पडत नाही शरद ऋतूच्या गुणांशी ज्याचे नित्यसाहच तो काम माझा वियोग झाल्यामुळे आणि ती सुंदरी अत्यंत सुकुमार असल्यामुळे तिला पराकाष्ठाची पीडा तर देत नसेल तो नरश्रेष्ठ राजकुमार अशा रीतीने अनेक प्रकारे विलाप करू लागला सारंग पक्षी जसा पर्जन्य देवता इंद्राकडून पाणी मिळण्याकरता आसूसावा तसा तो व्याकुळ झाला त्यावेळी लक्ष्मण रामापासून हळूच पर्वताच्या इतर रम्यशेखरावर फळे शोधन आणण्याकरता गेला होता तिकडून परत आल्यावर त्या श्रीमान लक्ष्मणाला आपल्या मोठ्या भावाची ही स्थिती दिसली एकांतात असह्य चिंतने व्यापून जाऊन बेभान अवस्थेत दीनपणे वावरणाऱ्या आपल्या भावाला पाहून त्याच्या विषण्णावस्थेने तो मनस्वी लक्ष्मण तत्काळ अतिव्याकुळ झाला आणि त्याला म्हणाला आर्या तू कामाला वश होतोस स्वतःच्या पौरुषाचा पराभव करून देतोस काय हे तुझ्या चित्ताची साम्यावस्था संकुचितपणाने नष्ट होतय ती योग युक्त झाल्याने परतणार नाही का बाबा रे योग क्रिया मनाची प्रसन्नता आणि समाधी योगाला अनुसरून कार व्य तू करावास मनाची टाकून देऊन आपल्याला सहाय्य करणाऱ्या आणि आपल्या कर्माचा हेतू तू साधावास हे, हे मनोवंशाच्या नाथा तू जिजा नाच ती जानकी शत्रूला सहज लाभणे शक्य नाही पेटत्या अंगजवाळीच्या जवळ जाईल तो वीरश्रेष्ठा भाजल्या वाचून राहील काय सुलक्षणी अजय अशा लक्ष्मणाला राम सहज स्फूर्तपणे म्हणाला हिताचे पथ्याचे नीतीला धरून असणारे आणि साम अर्थ धर्म याने विशेष क्रिया सुद्धा अनुसरली पाहिजे या संशय नाही कुमारा केवळ आपल्या पराकाष्ठेच्या वाढलेल्या आणि अजय असणाऱ्या पराक्रमाच्या फळाचाच विचार करीत बसणे योग्य नाही कमळानंत्र असलेल्या मैथिलीचे मनात चिंतन करणारं राम सुकलेल्या मुखाने लक्ष्मणाला म्हणाला इंद्राने जलाने या वसुंधरीची तृप्ती केली आणि धान्य सिद्ध करून तो आपले कार्य पूर्ण करून बाजूला झालंय दीर्घ गंभीर गडगडाट करणारे मेघ सामोरे आलेल्या डोंगरावर आणि वृक्षांवर आपले पाणी टाकून राजकुमारा आता शांत झाले नीलकमळाच्या पाकळ्यांसारखे काळे मेघ काळे काळे मेघ दशदिशाने अंधारून टाकल्यानंतर आता मध गळून गेलेल्या हत्तींसारखे संथ गतीने चालले पोटात पाणी घेऊन जाणारे मोठे मोठे मेघ आणि कुटज आणि अर्जुन पुष्पांचा सुवास असणारे पावसाचे आणि खळखळ वाहनाऱ्या ओढ्यांचे नाग आता एकदमच थांबले मोठमोठ्या वृष्टीकरून ज्यांची नाना आकारांची शिखरे स्वच्छ झाली ते हे डोंगर चंद्रकिरणादान माखलेले दिसत आहे सप्तच्छ वृक्षांच्या फांद्यामधून तारे सूर्य आणि चंद्र यांच्या किरणांमधून मोठमोठ्या हत्तींच्या हो किरणातून आपली वैभवश्री वाटीत हा शरद ऋतू येत या शरद कालाच्या गुणाबरोबर येणारी शोभा सांप्रत अनेक वस्तूतून निरनिराळ्या दिवस होत आहे पण सूर्याच्या प्रभातीच्या किरणाने जागे केलेल्या कमळांच्या समुदायामध्ये ती विशेष उठून दिसते सप्तच्छदांच्या फुलांनी सुगंधित झालेल्या भ्रमरांचे थवे ज्या गुण गाते असा आणि माग मत हत्तींचा दर्प दूर करणारा शरद काल कर अधिकच शोभत आहे सुंदर विशाल पंखांचे मदनाला प्रिय असणारे आणि कमळांचे पराग अंगावर विखुरलेले चक्रवाक अतिथी म्हणून आलेले आणि त्यांच्यासह महानद्यांच्या वाळवंटात हंस पक्षी खेळत ज्यांचा मध परिपक्व झाला आहे अशा हत्तींमध्ये मातलेल्या गोऱ्यांच्या समुदायात उताराकडे वाहत जाणाऱ्या जा प्रसन्न जलाच्या नद्यात अशा अनेक प्रकारे ही शोभा वाढली गेलेली दिसते मेघापासून आकाशमुक्त झालेले पाहून ज्यांचा उत्साह नष्ट झाला आहे आणि ज्यांची आपल्या प्रियांच्या विषयीची रती सुटली आहे अशा मोरांचे माथ्यावरचे तोऱ्यांचे अलंकार राहिलेले नाहीत त्यांचे सौंदर्य नाहीसे झाले आणि ते वनात ध्यान राहून बसलेत वनावनात उदंड असलेल्या प्रियक वृक्षांच्या फांद्या शेंड्याना आलेल्या सुंदर सुगंधी फुलांनी वाकले त्यांच्या सुवर्णगौर अशा नयन आहला रानेवणे झगमगत आहे आपल्या मागोमाग आपल्या प्रियांना नेणाऱ्या कमळे आणि फुललेली वने प्रिय असलेल्या मध ओघळणाऱ्या आणि त्याचे सुख मानणाऱ्या श्रेष्ठ गजांची चाल आता मंद पडली आकाश लखलखेस्त्र शस्त्राच्या वर्णाचे दिसत आहे नद्यांचे जलप्रवाह बारीक झाले आहेत शुभ्र कल्धार कमरासारखे स्पर्शाला थंड वाटणारे वारे वाहत आहेत आणि दिशा अंधारात प्रकाशित झाले सूर्याचे ऊन आत शिरल्याने भूमीवरचा चिखर आणि फार दिवसांनी खडबडीत खडे वर हो आलेले आहेत एकमेकाविषयीच्या वैराने भरलेल्या राजांचा उद्योगाला प्रवृत्त होण्याचा काळ आला आहे शरदाच्या प्रभावामुळे ज्यांचे रूप आणि सौंदर्य वाढले आहे हर्षाने ते अंगार धूळ उडून घेत आहेत मदनमत्त होऊन झुंज खेळण्याकरता उत्सुक झालेले सांड सांप्रत गायीच्या कळपात राहून डरकाळ्या फोडीत आहेत कामाच्या आवेगात असलेली माझा आलेली कळपाच्या बरोबर मंद चार ठेवून जाणारी मध भरलेल्या आणि परिवारासह वनात जाणाऱ्या आपल्या भरत्याच्या मागून जात आपल्या असे मोठे मोठे हाती आपल्या प्रचंड आवाजाने कारंड चक्रवाक इत्यादी पक्ष्यांना भय उत्पन्न करून कमळांची भूषणे जडवलेल्या सरोवरात खळबळ खळबळ करीत पाणी पित चिखल नाहीसा झालेल्या वाळू असलेल्या प्रसन्न उदक असणाऱ्या तीरावर गोकुळे चरत असणाऱ्या आणि सारसांच्या ध्वनीने निनाद पावणाऱ्या नद्यात आनंद जाऊन हंस डुंबत आहेत नद्या मेघ ओढे यांच्या प्रवाहांचे सोसाट्याचे वारे आणि मोर याने यांचे तसेच आनंद नष्ट झालेल्या बेडकांचे ध्वनी आता पूर्णपणे नाहीसे झालेले अनेक वर्णांचे काथ पूर्णपणे टाकलेले नवे ढग आले असताना नाही किरण रूपी कराच्या स्पर्शाने आनंदून जिने तारकाूपी आपले नेत्र किंचित उघडले आहेत ती रंगलेली संध्या स्वतःच अंबर सोडून देत आहे हे काय आश्चर्य चंद्राच्या उदयाने जिथे मुख सौम्य वाटते तारांगण रुपीत सुंदर नेत्रजीने उघडले आहेत चांदण्याचे जी लि आहे अशी ही रात्र शुभवस्त शुभ्र वस्त्रधारी स्त्रीप्रमाणे भासते पूर्ण पिकलेल्या साडीचे तांदूळ खाऊन आनंदलेली सारसांची सुंदर रांग मोठ्या वेगाने आकाशातून थव्याने उडत जात ती फुले ओलेली माळ वाऱ्याने उडवावीत अशी दिसत ढगापासून मुक्त झाल्यामुळे आणि रात्री पूर्णचंद्र उगवल्यामुळे तारांगणांनी गजबजलेले हे अंतरिक्ष एकच एक हंस झोपलेल्या आणि कमळांनी भरलेल्या एखाद्या विशाल तलावाच्या पाण्यासारखे वाटते विखरून विखरून असलेल्या हंसांच्या रांगा हेच जणू त्यांचे कंबरपट्टे उमरलेली पद्मे आणि लाल कमळे ह्याच ज्यांच्या गळ्यात घरलेल्या माळा अशा मोठ्या मोठ्या विहिरींचे सौंदर्य आज अलंकार लिहालेल्या सुंदर स्त्रियांच्या सारखे बसते सूर्योदयाच्या वेळी वाऱ्याने उद्भवलेल्या वेळूंच्या बेटातून निघालेला आणि तुतारीच्या ध्वनीशी मिसळणारा ध्वनी तसाच गिरेकंदरातील सांडांचा घनगंभीर ध्वनी जणू एकमेकांना साध प्रतिसाद देत आहेत वाऱ्याच्या झुळकीने हलणाऱ्या फुलांच्या रूपाने हसणाऱ्या धुतलेल्या स्वच्छ रेशमी वस्त्रासारख्या दिसणाऱ्या नव्या काशगवतानी नदीचे तीर कसे शोभयवंत झाले वनातील भयंकर भोंगे फुलातील मधूचे पान करून झिंकून जाऊन आनंदाने आपल्या प्रियांना बरोबर घेऊन उन, उन्मत्तपणे वाऱ्याची गती धरून जात आहेत त्यांची अंगे कमळाच्या आणि आसन फुलांच्या परागाने गौर झाली जल निर्मळ झालेत फुले हसत आहेत पक्षी ओरडत आहेत साळींची वने पिकली आहेत वारा सुखस्पर्शी वाहत आहे चंद्र लखलखीत दिसत आहे हे सर्व वर्षाकाळ संपला आहे असे सांगत आहे माशांच्या रूपाने ज्यांचे कंबरपट्टे दिसतात अशा नद्या रूपी तरुण स्त्रियांची गती प्रियकराने उपभोग घेतल्यानंतर प्रभातकाळी आळसावलेल्या सुंदरीच्या गतीप्रमाणे चक्रवाक असलेली शेवाळ जमलेली काश गवतरूपी रेशमी वस्त्राने झाकलेली नद्यांची मुखे हळदी लावलेल्या आणि चित्रे रंगवलेल्या तरुणींच्या मुखांसारखी दिसतात कोरांटी आणि आशना या वृक्षांच्या फुललेल्या फुलांनी चित्रेत झालेल्या भ्रम आनंदीत मनाने गु गु करीत असलेल्या संतुष्ट करून नद्या आणि तलाव भरून टाकून आणि पृथ्वीला धान्य उत्पन्न करायला लावून आकाश सोडून मेघ नाही आले पहिल्या प्रथम संगम होताना सलज्जपणे तरुणीने आपल्या मांड्या हळूहळू उघड्या कराव्यात या शरदातील नद्या आपली वाळवंटे हळूहळू दाखवू लागले तलावांचे पाणी प्रसन्न झाले कुरडांचे आवाज भरून राहिले चक्रवा पक्ष्यांनी गर्दी केली आहे असे हे तलाव शोभून दिसत आहे राजकुमारा सौम्या एकमेकांशी हाडवीर असणाऱ्या आणि एकमेकांना जिंकू इच्छिणाऱ्या राजांचा हा उद्योगाला लागण्याचा काळ आहे राजकुमारा राजांचा प्रवासाला आरंभ करण्याचा काळ आहे पण सुग्रीवाचा किंवा त्याने तशा प्रकारची काही तयारी केल्याचा काही पत्ताच नाही अशा पक्षांनी नद्यांची वाळंटे कशी गजबजलेली आहेत वर्षकर्ज चार महिने मी सीतेचे दर्शन न झाल्यामुळे शोकाने पीडित होऊन शंभर वर्षासारखे घालवले ती सुंदरी चक्रवाकीप्रमाणे पतीच्या मागोवाकड कार्य गमावलेल्या बाहेर हाकलेल्या माझ्यावर लक्ष्मणा सुग्री कृपा करीत नाही याचे राज्य गेले आहे हा अनाथ आहे रावणाने याचा अपराध केला आहे हा घरापासून दूर येऊन दिन झालेला आहे कामी आहे मला शरण आलेला आहे असे समजून हे सौम्या दुरात्म्या वानरराज सुग्रीवाने माझा अवमान केला आहे सीतेचा शोध करण्यासाठी लागणाऱ्या काळाचा हिशोब केल्यावर आपला अर्थ साधल्यानंतर बोली करून सुद्धा हा दुर्मती जागा होत नाही म्हणून तू किशकिंदेत प्रवेश करून त्या मूर्ख ग्राम्य सुखात लिडबिडलेल्या वानरवीर सुग्रीवाला माझ्या सांगण्यावरून बोल की पूर्वी ज्याने उपकार केले आणि अपेक्षा बाळगल्या त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे वचन देऊन जो घात करतो तो वीर अधम पुरुष होुभ असो वापी वा असो जे वचन उच्चारले ते जो पक्के धरून ठेवतो तो वीर उत्तम पुरुष आपले काम साधल्यानंतर ज्यांचे कार्य साधले नाही का अशा मित्रांचे जे काही लागत नाहीत ते मेले तरी त्या कृतज्ञांना कोल्ह्या कुत्री खातात त्याला म्हणावे सुवर्णपृष्ठाच्या विजेसारख्या गतिमान अशा मी ओढलेल्या धनुष्याचे रूप तुला रणात पाहायचं आहे का मी संतप्त होऊन रणात माझ्या धनुष्याच्या दोरीचा वज्राच्या कंडकडाटासारखा कडकडाट पुन्हा तुला ऐकायची इच्छा आहे का असं तू गेल्यानंतर वीर राजकुमारा तुझ्यासारखा माझा सहाय्यक असताना आणि माझा पराक्रम लक्षात येऊन सुद्धा त्याला चिंता वाटू नये शत्रुमर्दना ज्या कामा करता आपण हा सरा खटा केला त्याविषयीचा करार हा वानरराज आपले कार्य साधल्यानंतर मानित नाही असा त्याचा अर्थ होईल वानरराजाने वर्षाकाळची मुदत वजनाने दिली होती ते चार महिने निघून गेले विहार करण्यात त्याला त्याची जाण नाही आम्ही शोकांनी करीत नाही महाबलवान वीरा सुग्रीवा जाऊन सांग माझ्या क्रोधाचे रूप काय असते ते त्याला निवेदन कर म्हणावे मारलेला वाली ज्या मार्गाने गेला तो मार्ग बंद झालेला नाही सुग्रीवा दिलेले वचनपाळ वालीच्या जा मार्गाने जाऊ नको माझ्या बाणाने एकटा वालीच तुम्ही मारला तू जर सत्याचा अतिक्रम केलास्तर तुला मात्र मी मा, तुझा आपतेष्ठांसह मारीन अशा या योग्य कामी नरश्रेष्ठा जे जे काही बोलणे हितकारक असेल ते ते तू त्याला बोल म्हणावे त्वरा कर काळ निघून चालला आहे वानरेश्वरा शाश्वत धर्माकडे दृष्टी ठेवून ज्याची तू प्रतिज्ञा केलीस ते माझे कार्य तू खरे कर मी सोडलेल्या शराने तू असा मरण पाऊन यमसदनाला वालीच्या भेटीला जाऊ नकोस विलाप करणाऱ्या आपल्या दीन ज्येष्ठ बंधूला अशा तीव्र संताप चढलेला पाहून अनुवंशज लक्ष्मण अगोदरच उग्र तेजस्वी त्याचे वानर राजाविषयी मन कडवड झाले किशकिंदाकांडाचा तिसावा सर्ग